श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव सदगुरुनाथ महाराज के जय आदि महाराष्ट्र कवि व महासाधू श्री मुकुंदरायकृत विवेक सिंधू या ग्रंथाचं आपण क्रमाने विवेचन आणि त्याचं निरसन हे पाहणार आहोत मागील ध्येयी आपण स्थूल देहाचं निरसन त्याविषयी विचार आपण समजून घेतला यापुढे श्री मुकुंद राय आणि ह्या विवेक सिंधू ग्रंथाचा उत्तरार्धातला प्रकरण दुसरे म्हणजे लिंगदेह निरसन लिंगदेहाचं निरसन कशा पद्धतीने वैस पाइजे किपुे का ग्रंथा उत्तरार्था मधे दुसरे प्रकरण आले आ सदगुरुनाथ महाराज की जय श्री गणेश नमहा नंतर श्री गुरूं के पाय नमुन शिष्य शिरोमें या जड़ जडदेहाचे बंधन उत्तम प्रकारे तोडले तोडल्यासारखे झाले ह्या जडदेहाच्या बंदी शाळेतून सुटलो देहा प्रपंचाच्या साक्षीत्वास पोचलो महाराज श्रीच्या चरणांच्या प्रसादेकरून आता कृतार्थ झालो तेव्हा श्री गुरुनाथ म्हणाले की जोपर्यंत तू लिंग देहात म्हणजे कर्म वाचनेतून वेगळा झाला नाहीस तोपर्यंत संसार मार्गातून कधीच सुटका नाही जोपर्यंत लिह लिंगदेह व त्याचे आवरण आहे तोपर्यंत स्वस्वरूपाचा बोध व्हायचा नाही शुद्ध चैतन्याला अहंतेचे नसतेच वेड लागले आहे घरात व्यापून राहिलेले घटाकाश घटाबरोबर दहा दिशातही फिरते त्याचप्रमाणे लिंगदेहाबरोबर आत्माचाही गर्भवासाच्या यातायातेत पडत असतो ज्याप्रमाणे पाण्यातील सुरेबिंब लाटांबरोबर चांचल्याच्या अवस्थेला पोचते म्हणजे हलू लागते त्याचप्रमाणे आत्माही लिंगदेहाच्या संगतीने सुखदुःखे भोगत असतो अग्नी जसा लोखंडाच्या संसर्गाने घनाच्या घावाखाली पेटला जातो तसाच लिंगदेहही वेष्टलेला आत्माही आपोआप जन्म मरणा मरणादी पावत असतो शुभ अशुभ कर्माने वेष्टलेला चौऱ्याऐंशी लक्ष योनीचे फेरे फिरत असलेलाच होतो त्या तुला लिंगदेहाहून वेगळा झाला नाहीस तोपर्यंत मोक्ष कोठून प्राप्त होणार आता तो लिंगदेय कसा आहे म्हणशील तर तुला पूर्वी सांगितलेला आहे तसाच तो आहे त्याचा निराश झाला की स्वस्वरूप प्रकाशमान झालेच तो सूक्ष्मभूतांचा पंचवीस काळांचा बनलेला वासनामय तोच जीवाचा लिंगदेह होय पहिले निर्विकल्पस्फुर्ण तेच अंतःकरण म्हणून जे मागे सांगितले तेच जर तू असशील तर तुझ्या वाचून त्याचा साक्षी कोण बरे असावा संकल्प विकल्प का ही अपन अपने नाही, तर त्याचे रूप मना समझते होशिल करीत नहीं तो आत्मा हाला हा प्रकाश देना आनि हो रहे है आ रूप जे दृश्य बुद्धि कहते ती बुद्धि तू कसाबारे होशी बुद्धि आत्मा माननते बौद्धमत अस्तित्व आ बुद्धी बुद्धिसाक्षत्वाने तूच चित केले आहे पूर्वी जे काजे अनुभवले त्याचे अनुसंधान तेच चित्ताचे चित्तव्य लक्षण होई त्या चित्ताला चेतवणारा तुझ्याशिवाय दुसरा कोण आहे बरे देहरूपाने आपणच तो मानणे ही अभिमानाचे लक्षणे अहंकार उत्पन्न करतो त्यात असून त्याला जाणणारा जो तू तो, तो तोच कसा होशील मी सुखी मी दुखी या रूपाने अहंतेच्या लक्षणांची वृत्ती स्फुरण पावते आणि तसेच तुझ्या आश्रयाने विकार उद्भवतात व ह्या ध्येयरूप बंधाला खिळून राहतात उत्पत्ती कालात उत्पत्ती आभासकाळी स्थित म्हणजे स्थितिकाळी आभास आणि श्तित, नाशकाळी नाश, नाश जाणणारा तो तू वेगळाच आहेस ज्याप्रमाणे फुलातील सुहास फुलात असून फुलाहून वेगळा आहे असे दिसून येते त्याचप्रमाणे अहंकाराचा निर्मळ आत्मा साक्षी आहे असे समजावे अहंकार हाच आत्मा मानणारा नैनिका नैयिकांचा सिद्धांत उद्भवला आहे त्याला तर तू साक्षत्वानेच जाणतोस आणि आता कोणी असे म्हणतील की अहंकाराने आत्मा प्रकाशतो आत्म्याचा बोध होतो तर दृश्याने दृष्ट्याला जाणले असे कसे कसे होईल एवच पंचकाचे दृष्टे जे आत्मस्वरूप ते त्याच्या साक्षीत्वानेच भेट देते तेच तू निश्चय करून आहेस प्राण असेपर्यंत प्राण असे तोपर्यंतच जीव देह जिवंत आहे तो केला की तेच त्याचे मरण होई। म्हणून प्राण हाच आत्मा असे मूर्ख लोकांस वाटत असते आत्मा हा म्हणजे खरोखर प्राणाचा दृष्टा आहे पण इतर लोक प्राण व आत्मा अगदी एक आहे असे मानतात तथापि योग्यांना मात्र त्याची म्हणजे प्राणाची तितकीशी मा, मात मातबरी वाटत नाही प्राणालाच जर आत्मा म्हणायचे तर झोपेमध्ये त्याला ज्ञान का असू नये त्यावेळी चोरांनी दा, दागदागिने व कपडे लते चोरून नेले तर ते त्याला मुळीच कळत नाही असे का जागेपणे आणि स्वप्नात प्राण हा जाणता आहे असे वाटते परंतु तीही अवस्थांमध्ये प्राण हा आपण होऊनच काही आपणाला प्रकाशित करू शकत नाही मी पिंगला नाडीच्या ठिकाणी आहे का इडेच्या ठिकाणी आहे हे त्याला स्वतःला काही खरोखर कळत नाही म्हणून प्राण हाच आत्मा निसंशयी नव्हे आपण हा अधोभागी असतो उदरण हा कंठामध्ये असतो आणि समानाचे वास्तव्य नाभिकम्य असून तेथून तो सर्व पसरतो व्यान हा सर्वांग व्यापून असतो आणि आत्मा हा पंचप्राण पंचप्राणही प्रकाश देणारा आहे तीन अवस्था मदे तू एक प्राणा साक्षी हैस एवज तू प्राणपास प्राणपंचक मात्र तू बिलकुल नवेस आता है तू इंद्रिय ही नवेस शब्द शब्दांक शब्दां वाले जी अंतकरणा वृत्ति ती स्रोतेन्द्रीय हो तुजा तुला अनुभव है तेव्हा सोत्र हाज द्रष्टा ही गोष्ट कशी होईल स्पर्शग्रहणाकडे वळलेली जी मनोवृत्ती तेच त्केंद्रिय हे ध्यानात ते दृश्य आणि तू द्रष्टा होस मग दोन्ही एक कसे होतील रूपाची सहनिशा करणारे जे चक्षु ती बुद्धीची वृत्ती होय त्यांना जाणणारी ज्ञानकाळा होय तेव्हा ते चक्षु इंद्रिय तू कसे होशील सळशांनी चाखणारी जी जीवेंद्रिय जी वृत्ती जी तिला ज्ञान हे साक्षीभूत असते तेव्हा ते, ते रसायनेंद्रिय तू नव्हेस वास घेणारे घेण्याकडे वळलेली जी अंकाराची विशेष प्रकारची वृत्ती ते घाणेंद्रिय घाणेंद्रिय होय त्याचा अवभासक प्रकाशक तो तू तेव्हा घ्राणेंद्रिय ते तू कसा होशील शब्द स्पर्श रूप रस आणि गंध ह्या सर्वांना जाणणारे शुद्ध चैतन्य तू आहेस विषय पंचक हे जड आहे आणि तू शुद्ध पूर्णज्ञानी वो विषयाहून वन निराळा आहेस अंतःकरणातील जी गोष्ट शब्द उच्चारू पाहते त्या क्रियात्मक वाचेला तूच द्रष्टपणाने उदयास आणतोस ती तोंडाने स्तुती करते मग मात्र व अक्षरे यही करूँ बोलू लागले ती वैखरी तुला दृष्टपा दृश्य वैखरी वैखरीचा निवास करते वे मध्यमे ही निराश करावा लागतो। ती बुद्धि योगा नादरूपाने प्रगट होते मना रूपाने ध्वनिरूप पश्य मजे वाणी का दुसरा प्रकार स्पृण पावते तत्वनिश्चय करूँ पहू गएले तू तिच्याहूनही वेगळाच आहेस जीवित्म्याचे पहिले स्मरण ते परावाचे लक्षण होई, मागे अंतःकरण म्हणून जे सांगितले तेच ते समजावे अशा या चारही वाणींचा विचार केला म्हणजे तू वाचा तर बिल्कुल नव्हेस पण तू केवळ तिचाही प्रकाशकच आहेस मनोरतीचा जो अंकुर स्पर्श विषय व्यापार पाहाव्यास लागतो त्या हस्तादी अवयवांचा दाता तूच आहेस तेव्हा तेच तू कसे होशील बुद्धीची वृत्तीची बुद्धीच्या वृत्तीची एक शाखा रसरूपाच्या वाटेकडे धावायच लागते त्या पदइंद्रियांचा दृष्टा तू असून त्याहून वेगळा आहेस चित्तवृत्तीचा जो अंकुर आणि रणिविषया व्यापार करू पाहतो त्या शिष्णेंद्रियाचा तू दृष्टा असून निर्विकार वेगळाच आहेस हे अंतकारा अहंकाराची एक वृत्ती मलो मलो उत्सर्ग करू लाग पाहते त्या पायु इंद्रियांचा तू निसंग साक्षी असून त्याहून अगदी भिन्न आहेस अशा प्रकारे लिंग लिंगदेहाचे पंचवीस अवयव असून ते आभास आहेत ते दृश्य होत तू द्रष्टा असून निराभास आहेस तू लिंगदेहाहून पलीकडची वस्तू आहेस आता तुला स्वप्नदशेचे लक्षण सांगतो ते ऐक ते करून स्वस्वरूपाचे वेगळेपण तुझ्या ध्यानात येईल जागेपणी जे मनाने भोगले ते जड विषयी नाहीसे होतात खरे परंतु भासरूपाने जो मनात मनावर ठसा बसला तेच स्वप्न होय द्रष्ट्याला दृश्याचा भास म्हणजे खऱ्याप्रमाणेच भ्रम होतो फुल जाते पण फांदीला जसा त्याचा वास उरतो किंवा करंड्यातला कापूर जातो पण त्याचा वास जसा जात नाही तशाचपैकी स्वप्नदशेतील सुख आहे असे समज झोपेत असताना बुद्धीच्या डोकीवर जागृतीचा लहानसा टोला बसतो तीच वासनामय स्वप्नदशा होई, ती तुला दृश्य आहे तू लिंगदेहच जर मुळी नव्हेस तर तू स्वप्नदशा कुठून आणणार किंवा कुठून असणार तू निजप्रकाशाने तिचाही प्रकाशक आहेस लिंगदेह आणि स्वप्नावस्था ह्या दोहांचा अभिमानी व भोगता होई त्या सात्विक अहंकाराला तू जाणणारा व त्याहून अगदी वेगळा आहेस कंठस्थान व प्रविविक्त म्हणजे सूक्ष्मभोग ह्या दोघही तू व्यतिरिक्त म्हणजे वेगळा आहेस हे जे सत्वाचे पंचविद कार्य त्याहून तू त्याच्या साक्षीत्वानेच वेगळा आहेस जसा प्रसिद्ध आग्नी हा लोखंडात असून लोखंडाचा प्रकाशक आहे तसा तूही लिंग लिंगदेहाचा प्रकाशक आहेस लहचुंबकाच्या लो सानिध्याने लोहचुंबक जवळ येताच लोह असे विलक्षणरितेने हवे तिकडे फिरू लागते तसाच अकर्ता व स्वतंत्र असा जो तू तु, त्या तुझ्यामुळे जड व लिंगदेह ही हवा तसा फिरत असतो कानांनी शब्द ऐकणे त्वचेने स्पर्श समजणे डोळ्यांनी रूप पाहणे हे तुझ्यामुळे होते खरे पण ते तुला मात्र लागू नाही जिबेने रुची घेणे नाकाने वास घेणे हे सगळे तुझ्यामुळे होते खरे परंतु तुला मात्र इंद्रियांचे व्यापार नाहीत तिने बोलणे हाताने घेणे देणे घेणे पायाने चालणे सारे तुझ्यामुळेच शिष्णाच्या रती सुख भोगणे पायने मलो सुख उत्सर्ग करणे तू अकरता आहेस तेव्हा अशा व्यापाराने तुला आत्म्याला मळ कसा लागणार मनाला मनपणा बुद्धीला बुद्धित्व अहंतेला अहंकृती ही तू जो अकरता त्या तुझ्यामुळेच आहे चित्ताचा चित्तपणा अंतःकरणाचे निर्विकल्प स्फुरण हे आत्म्याच्या सान्निध्याचे फळ आहे पण तो मात्र वेगळा आहे जोपर्यंत स्वस्वरूपाचा निश्चय तुला झाला नाही तोपर्यंत तू आपण होऊनच इंद्रियाचा व्यापार कल्पित आहेस आणि शुभ व अशुभ कर्मांनी व्यापलेला हा नसताच संसार मागे लागलेला आहे आता तू द्रष्टपणाने आपणाला जानलेस तेव्हा अभय देहांचा निराश झाला आणि म्हणूनच नेय म्हणून जे आहे व अविद्यामय म्हणजे आभासमात्र आहे असे अनुभवास आले अविद्या ही अनादी आहे आणि ती मुळचीच मिथ्य आहे तेव्हा तिचे कार्य जे हे अभय देह त्यांना अनित्यपणा असणार हे सांगायलाच नको स्वप्नेंद्रियांच्या द्वाराने जीवाच्या ठाई जे जी पाप फैला होते त्याला हे पहा जागृती हेच प्रायचित्त दुसऱ्याचे कारण नाही त्याचप्रमाणे अभयदेहांच्या निमित्ताने बरी वाईट कर्मे घडत असतात ती सर्व त्याच्या साक्षत्वानेच भस्म होऊन जातात आता हा यु युक्तिवाद पुरे लिंगदेहाचा नाश झाला म्हणजे आपोआपच स्वर्गाची व वा नरकाची वाट खुंटते अभयदेहांचा द्रष्टा शुभ व अशुभ कर्माच्या लाटेलाही न जाणणारा असून हे उत्तम पुरुषा तुला विलक्षण म्हणजे भिन्नलक्षण असा वेगळा व साक्षी म्हटले पाहिजे मुकुंदराज म्हणतात याप्रमाणे लिंगदेहाचा नाश झाला म्हणजे गर्भवास टळतो आणि स्वयंप्रकाश आत्म्याची भेट होते सदगुरुनाथ महाराज की जय य सिंधु ग्रंथा उत्तरार्धातला प्रकरण दुसरे मजे लिहंग लिंगदेहा निरसन ये अपन घेतले, सदगुरुनाथ महाराज की जय